ولقد جاءت رسلنا اذرهم بالبشرى قالوا سلاما قال سلام فما لبث ان جاء بعجل حنين ان पाह इब्राहिम अलैहि सलाम जो हमसे फरिश्ते खुशखबरी घेऊन पोहोचले म्हणाले तुम्हावर सलाम असो इब्राहिम अलैहि सलाम ने उत्तर दिला तुमच्यावर देखील सलाम असो मग बिना विलंब इब्राहिम अलैहि सलाम ने एक भाजले मेजोने सा पर जी हाथ जीवना साढ़े होते नहीं सहायक मन भीति धरू लगला भिऊ ना आम्ही तर लूत अली इस्लामच्या लोकांकडे पाठवले गेले आहोत इब्राहिम अली इस्लामची पत्नी देखील उभी होती ती ऐकून हसली मग आम्ही तिला इसाक अली इस्लाम आणि इसाक अली इस्लाम नंतर याकुब अली इस्लामची खुशखबरी दिली ती म्हणाली हाय माझं दुर्दैव आता मला संतती होणार काय जेव्हा की मी म्हातारी जख्ख झाले आणि ही स्वारी देखील म्हातारी झाली ही तर मोठी विचित्र गोष्ट आहे ओलो फ सांगितलं अल्लाच्या आज्ञेवर आश्चर्य करतेस इब्राहिम अली इस्लामच्या कुटुंबियांना तुम्हाला तर अल्लाची कृपा आणि त्याची समृद्धी आहे आणि निश्चितच अल्लाह अत्यंत प्रशंसेस पात्र आणि वैभवशाली आहे मग जेव्हा इब्राहिम ची भीड शेपली आणि संतांच्या सुवारेनं त्याच मन प्रसन्न झालं तेव्हा त्यानं लूतच्या लोकांसाठी आमच्याशी भांडण मांडलं मुनी वास्तविकत इब्राहिम अली इस्लाम मोठा सहिष्णू आणि कोमल हृदय मनुष्य होता आणि सर्व स्थितीत आमच्याकडे तो रुजू होत असे सत्य शेवटी आमच्या फरिष्ठांनी त्याला सांगितलं हे इब्राहिम अली इस्लाम यापासून परावृत व्हा तुमच्या रबची आज्ञा आलेली आहे आणि आता त्या लोकांवर प्रकोप कोसळल्या वाचून राहणार नाही जो कोणाच्या परतवल्यानं परतू शकणार नाही जेव्हा आमचे फरिष्ठे लूतलेच लांब पोहोचले त्यांच्या आगमनानं तो फार घाबरला आणि संतुधही झाला आणि म्हणू लागला आज मोठ्या संकटाचा दिवस आहे ओजू कौम होऊन इलिओ कबी रुकुया कौमिहुनसी होऊ न तुहुल सत्य फुल्लो हवला चुखलून ती बैती मिनकुम रशीद या आगमन होता जी लोग अगोरपास होतेम ने संगित बंधुन यौजूद निर्मलतापूर्वक है अल्लाह चाहतरी भय बाहुणती मैं अपमानित करू नका तुम्हारत को भला मानूस नहीं का त्यांनी उत्तर दिलं तुला तर माहितच आहे की तुझ्या मुलीत आमचा काहीच वाटा नाही आणि तुला हे देखील माहित आहे की आम्हाला काय हवं आहे ओल लाले स्वरांना सांगितलं अरे रे जर माझ्याजवळ इतकं सामर्थ्य असतं की मी तुम्हाला सरळ केलं असतं अथवा एखादा भक्कम आधारच असता की मी त्याचा आश्रय घेतला असता तेव्हा सांगितलं हे लुत रब चे पाठवलेले फरिश्त आहोत बस तू थोडी रात्र उरली असता आपल्या कुटुंबियांना घेऊन निघून जा आणि पहा तुमच्यापैकी कोणीही मागे वळून पाहू नये पण तुझी पत्नी बरोबर जाणार नाही कारण तिच्यावरही तेच काही गुदरणार आहे जे या लोकांवर उदरणार आहे यांच्या विनाशासाठी सकाळची वेळ निश्चित आहे सकाळ व्हायला आता अवकाश तरी किती आहे सलंग जमरुना जल पूनाल सिंग मुस नय मग जे वे उलथ पलत कर भाजले माती दगड़ ताबड़ोब वर्षाव के प्रत्येक दगड़ तुझा रबे चिन्हांकित होता और जालिमाप शिक्षा का दूर नहीं आणि मद्यनवाल्याकडे आम्ही त्यांचा भाऊ शुएब अल इस्लामला पाठवलं त्यानं सांगितलं हे माझ्या जाती बांधवांनो अल्लाची बंदगी करा त्याच्याशिवाय तुमचा कोणीही ईश्वर नाही आणि वजनमापात कमी देत जाऊ नका आज मी तुम्हाला चांगल्या स्थितीत पाहत आहे परंतु मला भय आहे की उद्या तुमच्यावर असा दिवस येईल ज्याचा प्रकोप सर्वांना वेढून टाकील ओया कौ मी आला दिल किस्ती ओला चुसुमि आणि हे जाती बांधवांना ठीक ठीक न्यायाशी पूर्णपने मपा वजन करा लोकना वस्तूं में घट देका भूतला उपद्रव मजबूत फिरू नका अल्लाह ने दिल्ली बचत तुम्हारे बेहतर है जर तुम्हें इमानधारका चाहत ही परिस्थित मी का तुम्हारे कार्य निरीक्षक नहीं ओलोयालहली त्यांनी उत्तर दिलं हे शोए बदल असला तुझी नमाज तुला हेच शिकवते काय की आम्ही त्या सर्व देवतांना सोडावं हो। ज्यांची उपासना आमचे वाढवढील करत होते अथवा असं की आम्हाला आमच्या मालाचा माला आमच्या इच्छेनुरूप विनियोग करण्याचा अधिकार नसावा केवळ तूच तर उदारवृत्ती आणि सत्यवादी मनुष्य शोधला आहेसुरी शोयवाले साहेबनं सांगितलं बंधूं तुम्ही स्वतःच विचार करा की जर मी आपल्या रबकडून एका स्पष्ट साक्षीवर होतो आणि मग त्यानं मला आपल्याकडून चांगली रोजी देखील दिली तर त्यानंतर तुमच्या पथनष्ठतेत हरामखोरीत तुम्हारा सहभागी क्या होकेत नहीं कि ज्यादा गोष्ठीपासन मैं तुम्हारा रोक दो गोषी मी स्वत गोष्टी मी तो सुधारणा घूमन आू इच्छित जितक मेला शक्य है जे काू इच्छित सर्व अल्लाह प्रणित सदबुद्धि अवलबन है तेज मैं न्यूजली प्रत्येक बाबतीत मैं कूजू होते वया कौ मिरी नुम शिफी ऐसुई दुम मिसलु ना असाद कौ मनुषीन औ कौमभूद आई उसुदुम मिसलु ना असाद कौ मनुषीन औ कौमभूदिन औ कौमसाले व न कौम रूपीन कुमिदा आणि हे जाती बांधवांना माझ्या विरुद्ध तुमच्या आत्ता असा अशी पाय आणून कि सते तुमच्यावर देखील तोच प्रकोप कोसळावा जो नु अल इस्लाम अथवा हुद अल इस्लाम आणि साले अल इस्लाम यांच्या लोकांवर कोसळला होता आणि लुट अल इस्लामचे लोक तर तुमच्यापासून काही लांबही नाहीतो इम पहा अपने रथ की क्षमागा परतन या नीसंशय मजा रग फार कृपा है प्रेम करतो करते उत्तर दिल शोएब अल इसलाम तुझे तर आणि आम्ही पाहतो तू तू आमच्या दरम्यान एक बलही आहेस तुझी जात बिरा तर आम्ही तुला केव्हाच दगडांनी ठेचून मारलं असत तुझं सामर्थ्य तर इतकं नाही कि तू आम्हाला जड व्हावासया <laughs> शोए अले सांगितलं बंधुनो माझी जात दिरादर तुमच्यावर अल्ला पेक्षा वरचड आहे काय की तुम्ही जात दिरादरची भीती बाळगली आणि अल्ला, अल्ला पूर्णपणे पाठीमागे टाकलं समजून असा की जे काही तुम्ही करत आहात ते अल्लाच्या पकडीच्या बाहेर नाही हे माझ्या जाती बांधून तुम्ही आपल्या पद्धतीनं कार्य करत राहा आणि मी माझ्या पद्धतीनं करत राहीन लवकरच तुम्हाला कळून चुकेल की कोणावर अपमानजनक प्रकोप ओढवतो आणि कोण खोटा आहे तुम्ही प्रतीक्षा करा आणि मी देखील तुमच्याबरोबर वाट पाहत आहे ولما جاء أمرنا نجينا شعيبا والذين آمنوا معه برحمة منا وأخذت الذين ظلموا الصيحة فأصبحوا في ديارهم جاثمين كأن لم يغنوا فيها ألا بعدا لمدينة كما بعيد التمودا जेव्हा आमच्या निर्णयाची घटक आली तर आम्ही आमच्या कृपेनं श्वेवाले लांबला आणि त्याचे साथी मानधारकांना वाचवलं आणि ज्या लोकांनी केला होता त्यांना एका भयंकर स्फोटानं असं गाठल की ते आपल्या वस्त्यांमध्ये जे निपचित पडले ते पडूनच राहिले जणू काय ते कधी तेथे ते राहिले बसलेच नव्हते ऐका मद्यनवाले सुद्धा दूर फेकले गेले ज्याप्रमाणे समूद फेकले गेले होते आणि मुसाल इस्लाम ला आम्ही आपल्या निशाण्या आणि स्पष्ट नेमणूक प्रमाणासह फिरोन आणि त्याच्या राज्याच्या सरदारांकडे पाठवलं पण त्यांनी फिरोनच्या हुकुमाचं अनुसरण केलं वस्तुत फिरोऊनचा हुकुम सत्या दिवता काय मागच्या दिवशी तो आपल्या लोकांच्या पुढे पुढे असेल आणि आपल्या नेतृत्वात त्यांना नरकाग्नीकडे ने नेईल किती वाईट आगमस्थान आहे हे ज्यावर एखादा पोहोचावा उच दिल्ली आणि त्या लोकांचा जगात देखील धिक्कार केला गेला आणि कायमच्या दिवशी केला जाईल किती हे वाईट फळ आहे जे एखाद्याला मिळावं सुत्यांचा वृत्तांत आहे जो आम्ही तुम्हाला ऐकत आहोत यांच्यापैकी काही अद्यापही उभ्या आहेत आणि काहींच वस्तिरूप पीक कापलं गेलं आहे आम्ही त्यांच्यावर जुलुम केला नाही त्यांनी आपण स्वतःवर जुलुम केला आणि जेव्हा अल्लाची आज्ञा आली तेव्हा त्यांचे ते उपास्य ज्यांचा ते अल्लाल्ला सोडून धावा करत असत त्यांच्या काही उपयोगी पडले नाहीत आणि त्यांनी विनाश आणि बलबादे व्यतिरिक्त अन्न कोणताच फायदा त्यांना दिला नाही आणि तुझा रब जेव्हा एखाद्या जालिम वस्तीला पकडतो तेव्हा त्याची पकड अशीच असते खरोखरच त्याची पकड अत्यंत कठोर आणि दुःखदायक असते वस्तुस्थिती अशी आहे की यात एक निशाणी आहे त्या प्रत्येक इसमासाठी त्याने परलोकातील यातनांचं भय बाळगाव तो एक दिवस असेल जेव्हा सर्व लोक जमा होतील आणि मग जे काही त्या दिवशी घडेल ते घरेल ओमात काई करता आहोत्स नहीं बस एक ठराविक वे निश्चित है जेवं तो ही। तेवा कोड़ा ची बोलने की बिशाद राहना नहीं खेदीज के खादेन अल्लाहच्या अनुमतीने काही विनंती करावी मग काही लोक त्या दिवशी दुर्दैवी असतील आणि काही जण सुदैवी स अन्न ललिन शफू फिनार لهم فيها كثير وشقيق خالدين فيها ما دامت السماوات والارض الا ما شاء ربك आणि तहाने धापा टाकतील आणि हुसकार करतील आणि त्या स्थितीत ते सदैव राहतील जोपर्यंत आकाश आणि पृथ्वी टिकून आहेत याखेरीज कि तुझ्या रोग न काही अन्न इच्छा करावी निसंशय तुझा रग पूर्ण अधिकार राखतो कि जी इच्छा असेल ते करावं الَّذِينَ فَفِي الْجَنَّةِ خَالِدِينَ خَالِدِينَ فِيهَا خَالِدِينَ فِيهَا مَا مَا دَامَتِ وَالْأَرْضُ إِلَّا مَا شَاءَ رَبُكَ عطَاءً غَيْرَ उरले ते लोक कि जे भाग्यवान ठरतील तर जन्नत जंगलमध्ये जातील आणि तेथे सदैव राहतील जोपर्यंत की आकाश आणि पृथ्वी टिकून आहेत या खेरीज की तुझ्या रब ना काही अन्य इच्छा करावी असेल ज्याचा क्रम कधीही खंडित होणार नाही कला चुफी मिरुह उलया ओवि म्हणून हे पैगंबर चाललेला अवला वसलम तू त्या बाबतीत कोणत्याही शंकेत पडू नकोस ज्यांचीही लोक उपासना करत आहेत हे तर परिपाठाचं अंधानुकरण करणारे म्हणून त्याचप्रमाणे पूजा करत राहिले आहेत ज्याप्रमाणे पूर्वी यांचे वाडवढील करत होते आणि आम्ही यांचा हिस्सा त्यांना या भरपूर याविना तिथे कसलीही काटकसर केली जावी आम्ही यापूर्वी मुसालेस नामला सुद्धा ग्रंथ दिलेला आहे आणि त्याच्या बाबतीत देखील मतभेद केले गेले होते ज्याप्रमाणे आज या ग्रंथाबद्दल केले जात आहेत जो तुम्हाला दिला गेला आहे जर तुझ्या रबकडून एक गोष अगोदर गई मधभेद कर दरमियान के कृत्याबदला दिलाशि रह खचितच तो यांच्या सर्व कारवायांची खबर राखणार आहे तर हे पैगंबर सल्लेला अवले असलम तुम्ही आड़ी तुमचे ते चौकती जे कुपणा आणि बंडखोरी पासून इमान आणि आज्ञापालनाकडे परत आले आहेत ठीक ठीक सरळ मार्गावर दृढ राहा जशी की तुम्हाला आज्ञा दिली गेली आहे आणि बंधकीच्या मर्यादांचं उल्लंघन करू नका जे काही तुम्ही करत आहात त्यावर तुमचा रब निघा राखतो ओला या जालिमांकडे येत किंचित ही झुकू नका अन्यथा नरकाच्या लपेटीत त्याल आणि तुम्हाला असा कोणी वाली किंवा पाठीराका मिळणार नाही ज्यांना तुम्हाला अल्ला पासून वाचू शकावं आणि कुठून तुम्हाला मदत मिळणार नाही आणि पहा नमाज कायम करा दिवसाच्या दोन्ही टोकांवर आणि थोडी रात्र उलटल्यावर वस्तुत पुन्हाही पापांना दूर सरत असते ही एक आठवण करून देणारी गोष्ट आहे त्या लोकांसाठी जे अल्लाची आठवण ठेवणारे आहेत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 नेकी करणाऱ्या मोबदला कधी वाया घालवत नाही मग का लोक त्या लोकांमध्ये जे तुमच्यापूर्वी होऊन गेले आहेत असली भली माणसं का मोजूद राहिली नाहीत ज्यांनी लोकांना जमिनीत उपद्रव माजवण्यापासून रोखलं असतं असले लोक निघाले तरी फारच थोडे ज्यांना आम्ही त्या लोकांमधून वाचवलं एरवी जालिम लोक तर त्याच मौजमजेच्या नादी लागले ज्याची सामग्री त्यांना विपुल प्रमाणात दिली गेली होती आणि ते अपराधी बनून राहिले तुझा रब असा नाही की वस्त्र हकडा उद्ध्वस्त करावं ज्यासी की त्यांचे निवासी सुधारणा करणारे असावेत निसंशय जर तुझ्या रबने इच्छिलं असत तर सर्व माणसांना एक समुदाय बनवलं असत परंतु आता तर ते विभिन्न पद्धतीवरच चालत राहतील आणि पदभ्रस्ततेपासून केवळ तेच लोक वाचतील ज्यांच्यावर तुझा रबची कृपा आहे याच आवड आणि निवडीचं स्वातंत्र्य आणि परीक्षेसाठी तर त्यानं त्यांना निर्माण केलं होतं आणि तुझ्या रबच ते वचन पूर्ण झालं जे त्यानं प्रतिपादल होत की मी नरकाला जिन आणि माणसं या सर्वांनी भरून टाकीन आणि हे पैगंबर सल्ल वसलम या प्रेषितांच्या गोष्टी ज्या आम्ही तुम्हाला ऐकवत आहोत या त्या गोष्टी आहेत ज्यांच्याद्वारे आम्ही तुमचं हृदय बळकट करतो यांच्यात तुम्हाला सत्याचं ज्ञान मिळालं आणि इमान आणणाऱ्यांना उपदेश आणि जागृती लाभली उरले ते लोक जे इमान आणत नाहीत तर त्यांना सांगून टाक की तुम्ही आपल्या पद्धतीनं कार्य करत आणि आम्ही आपल्या पद्धतीनं करत राहू कार्य शेवटाची तुम्ही देखील प्रतीक्षा करा आणि आम्ही देखील प्रतीक्षेत आहोत आणि पृथ्वीत जे काही लपलेला आहे ते सर्व अल्लाच्या अधिकार क्षेत्रात आहे आणि संपूर्ण मामला त्याच्याकडेच रुजू केला जातो तर हे पैगंबर सल्लीला अवसलम तू त्याचीच बंदकी कर आणि त्याच्यावरच विश्वास ठेव हो। जे काही तुम्ही लोक करत आहात त्यापासून तुझा रब अनुभिज्ञ नाही